अध्याय शहात्तरावा शाल्वाबरोबर यादवांचे युद्ध श्रीशुक्क म्हणतात परीक्षिता मनुष्यासारखी लिला करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांचे आता आणखी एक अद्भुत चरित्र ऐक त्यांनी शाल्वाला कसे मारले ते सांगतो शाल्व हा शिशुपालाचा मित्र होता आणि रुक्मिणीच्या विवाहाच्या वेळी तो आलेला होता त्यावेळी यादवांनी युद्धामध्ये जरासंध इत्यादींच्या बरोबर शाल्वालाही जिंकलेले होते सर्व राजांच्या समक्ष त्या दिवशी शालवाने प्रतिज्ञा केली होती की मी पृथ्वीवरून यादवांचे नाव पोसून टाकीन पहाच माझे सामर्थ्य अशी प्रतिज्ञा करून मूर्ख शालवाने देवादे देव पशुपतींची आराधना सुरू केली त्या तो दिवसभरात फक्त एक वेळ मूठभर वे धूळ खात असे भगवान शंकर लवकर प्रसन्न होणारे असल्यामुळे तेनी एक वर्षानंतर प्रसन्न होऊन शरण आलेला शालवाला वर मागण्यास सांगितले त्यावेळी शालवाने असा वर मागितला की मला आपण एक असे विमान द्या की जे देव असुर मनुष्य गंधर्व नाग आणि राक्षस यांना नष्ट करता येणार नाही इच्छा असेल तिकडे जाईल आणि यदुवंशांसाठी अत्यंत भयानक असेल भगवान शंकर म्हणाले तथासू त्यानंतर त्यांच्या आज्ञेनुसार पराक्रमी मय दानवाने लोखंडाचे सौघ नावाचे विमान तयार केले आणि ते शालवाला दिले ते विमान म्हणजे एक नगरच होते ते इतके अंधकारमय होते त्याला की त्याला पाहणे किंवा पकडणे अतिशय अवघड केलेला पराभव आठवून शाल्वाने ते विमान घेऊन चढाई केली शाल्वा शाल्वाने ते विमान घेऊन द्वारकेवर चढाई केली शाल्वाने आपल्या अवाढव्य द्वारकेला चारी बाजूनी घेरले आणि नंतर तेथील फळानी लहडलेली उपवने उद्याने तो उद्ध्वस्त करू लागला तसेच नगरातील गोपुरे दारे राजवाडे गच्चा, भिंती आणि नागरिकांची मनोरंजन स्थळे नष्ट करू लागला त्या श्रेष्ठ विमानातून शस्त्रांचा वर्षाव होऊ लागला शिलाखंड झाडे विजा साप आणि गारा पडू लागल्या अत्यंत तुफान वादळ सुरू झाले धुळीने दिशादिशनाशा झाल्या पूर्वी ज्याप्रमाणे त्रिपुरा पृथ्वीला त्रस्त करून सोडले होते त्याचप्रमाणे शाल्वाच्या विमानाने द्वारकापुरीला अतिशय प्रस्त केले तेथील लोकांची सुखशांती नष्ट झाली आपल्या प्रजेला अतिशय कष्ट होत आहेत असे जेव्हा यशस्वी वीर प्रद्युम्नाने पाहिले तेव्हा तो रथावर आरूढ होऊन सर्वांना धीर देत म्हणाला भिह नका त्यांच्या पाठोपाठ साध्यब भावांसह अक्रूर, कृतवर्मा भानुविंद गण शुक सारण इत्यादी अनेक वीर मोठमोठी धनुष्य हातात घेऊन निघाले ते सर्वजण महारथी होते सर्वांनी कवच धारण केलेली होती आणि सर्वांचे रक्षण करण्यासाठी रथ हत्ती घोडे तसेच पायदळ सेना बरोबरीने चालत होती यानंतर पूर्वी जसे देवांबरोबर असुरांचे घनघोर युद्ध झाले होते त्याचप्रमाणे शाल्वाचे सैनिक आणि यादव यांचे युद्ध होऊ लागले ते बघून लोकांच्या अंगावर शाहारप्रमाणे सूर्य आपल्या प्रखर किरणाने रात्रीचा अंधार नाहीसा करतो त्याप्रमाणे प्रद्युम्नाने आपल्या दिव्य अस्त्रांनी क्षणातच सौभपती शाल्वाच्या सर्व नष्ट केल्या प्रद्युम्नाच्या बाणांना सोन्याचे पंख लोखंडी फाळ लावलेले होते त्यांच्या गाठी दिसत नव्हत्या अशा पंचवीस बाणांनी त्यांनी शाल्वाच्या सेनापतीला घायाळ केले तसेच शाल्वाला सुद्धा शंभर बाण मारले नंतर प्रत्येक सैनिकाला एक एक सारथ्याना प्रत्येकी दहा आणि वाहनांना तीन तीन बाण मारले महावीर प्रद्युम्नाचे हे अद्भूत आणि महान कृत्य पाहून त्याचे आणि शत्रुपक्षाचेही सैनिक त्याची प्रशंसा करू लागले मय तयार केलेले शाल्वाचे ते विमान मायावी होते ते इतके विचित्र होते की कधी ते अनेक रुपात दिसे तर कधी एकाच रुपात कधी दिसत असे तर कधी अदृश्य होत असे शत्रूना त्याचा पत्ताही लागत नसे ते कधी जमिनीवर दिसे तर कधी आकाशात उडत असे कधी पर्वतांच्या शिखरांवर चढत असे तर कधी पाण्यावर तरंगू लागेल ते, ते, ते, लागे। ते कोलिताप्रमाणे फिरत राहील ते कोठे स्थिर राहत नसे आपले विमान आणि सैनिक यांच्यासह जिथे जिथे शाल्व त्यांच्या दृष्टीच पडत असे तिथे तिथे यादव सेनापती बाणांचा वर्षाव करीत होते सूर्य आणि अग्नीप्रमाणे जळत जाणारे त्यांचे विषारी बाण सापांप्रमाणे असह्य होत होते शालवाचे नगराकार विमान आणि सेना यामुळे अत्यंत व्याकुळ झाली शाल्व ही मोर्चा येऊन पडला शाल्वाच्या सेनापतींनी सुद्धा यादवांवर पुष्कळ शस्त्रांचा वर्षाव केला त्यामुळे त्यांना अतिशय क्लेश होत होते परंतु त्यांनी रणांगण सोडले नाही कारण विचार करीत होते कि मरण आले तर स्वर्ग मिळेल आणि जिवंत राहिलो तर विजय मिळेल ज्याला आधी प्रद्युम्नाने पंचवीस भांड मारले होते त्या शाल्वाच्या द्युमान नावाच्या बलवान मंत्र्याने झेप घेऊन प्रद्युम्नावर पोलादी गदेचा जोराने प्रहार केला आणि मारले मारले असं म्हणून तो मोठ्याने ओरडला शत्रूंचे दमन करणाऱ्या प्रद्युम्नाचे वक्षस्थळ गदेच्या आघाताने जखमी झाले दारुकाचा पुत्र त्याचा सा सारथी होता सारथी धर्मानुसार त्याने त्याला रणभूमीवरून बाजूला लिहिले दोन घटकांनंतर प्रद्युम्न शुद्धीवर आला तेव्हा तो सारथ्याला म्हणाला हे सुता तू मला रणभूमीवरून बाजूला आणलेत हे अगदी वाईट केलेस आमच्या वंशातील कोणताही वीर रणभूमी सोडून निघून गेला असे आम्ही कधीच ऐकलेले नाही हा कलंक फक्त माझ्या माथ्यावरच लागलेला आहे हे सुता खरोखर तू शंठ आहेस आता मी माझे चुलते बलराम आणि वडील श्रीकृष्ण यांच्या समोर जाऊन काय सांगू मी युद्धातून पळून आलो असेच आता सर्वजण म्हणतील विचार वी योग्यवे भावजया खिली उड़वीत मे विचार हे वीरपुरुषा तू ष कसा निपजलास युद्धा तुझे शत्रुशी युद्ध कसे सारथी मार्जे के सारथ्याचर्म जाणुन के स्वामी संकट आल सारथ्या ने रथा बसले रक्षण करावे रथी ने सारथ्याम हो हे जाणूनच मी आपल्याला रणभूमीवरून दूर नेले शत्रूने आपल्यावर गधीचा प्रहार केल्यामुळे आपण बेशुद्ध झाला होता अध्याय शहावा समाप्त